पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिलिंद गव्हाणकर शेतकरी राहत होता त्याची बायको नवरा माताला झाला म्हणून ना खुश होती त्यामुळे ती सदोदित दुसऱ्या प्रियकराच्या शोधात असे एकदा तिला एक ठग भेटला तो तिला बाजूला नेऊन म्हणाला प्रिये माझी पत्नी दिवंगत झाली आहे आणि तुझ्याकडे पाहिल्याबरोबर वर, माझे तुझ्यावर प्रेम बसले आहे शेतकऱ्याची बायको त्याला म्हणाली माझ्या नवऱ्याजवळ खूप पईता आहे आणि तो झाला आहे आता म्हातारा तेव्हा मी ते द्रव्य घेऊन येते आणि आपण दोघे दूर कुठेतरी जाऊ आणि सुखाने राहू तोही म्हणाला ठीक आहे उद्या सकाळी याच ठिकाणी तू सर्व धन घेऊन ये आपण एखाद्या चांगल्या शहरात जाऊन आरामात राहू ती तीही ठीक म्हणून आनंदाने घरात गेली रात्री नवरा धोकल्यावर सर्व द्रव्य गोळा करून ती पहाटे ठरलेल्या जागी हजर झाली तो ठकही तिला घेऊन निघाला दोन मैल गेल्यावर त्यांना एक नदी लागली त्याबरोबर तो ठक मनात विचार करू लागला चारुण्य संपत आलेल्या या स्त्रीला नेऊन मी काय करू शिवाय तिच्या शोधापेक्षा कोणी आला तर ते तेही महासंकट तेव्हा तिच्या ऐवज तेवढा घेऊन जावं मनात असे निश्चित करून तो तिला म्हणाला प्रिये ही नदी ओलांडण्यास मोठी कठीण दिसते तेव्हा मी तुझ्या जवळचे बोत् प्रथम पलीकडे घेऊन जातो आणि मग पुन्हा परत येऊन तुला पाठीवरून घेऊन जाईल ती म्हणाली हे ठीक आहे तिच्या जवळचे गाठोडे घेऊन तो तिला म्हणाला तुझ्या अंगावरचे लुगड्या फेरीत बाकीचे कपडेही काढून दे म्हणजे पाण्यातून जाताना काही घेणार नाहीत अं त्याप्रमाणे तिने लुगड्याशिवाय आपल्या अंगावरती सर्व वस्त्रे त्याच्याजवळ दिल्यावर तो ठक मनात ठरविल्याप्रमाणे नदी ओलांडून निघून गेला ती बाई नदीच्या काठी वाळवंटात बसली होती ती उद्वेगाने उठून पाहू लागली तोच एक मांसाचा तुकडा तोंडात धरून एक कोल्ही तेथे आली तिला नदीचा बाहेर आलेला एक मासा दिसला त्याबरोबर तिने आपल्या तोंडातला मांसाचा तुकडा खादी ठेवून दिला आणि ती त्या माश्याच्या मागे धावली त्या कोल्लीला पाहून मासा पाण्यात शिरला आणि कोल्लीने खादी ठेवलेला मांसाचा तुकडा घेऊन एक धिधाड आकाशात उडून गेले कोल्ह्याचे सर्व श्रम फुकट जाऊन ती त्या गिधाडाकडे पाहतच राहिली तेव्हा शेतकऱ्याची बायको तिला म्हणाली मासा शिरला पाण्यात आणि मांसाचा तुकडा कळविला मासा गेला आणि मांसही गेले आता काय पाहत राहिलीस कोल्ह्या उपहासाने म्हणाली मी एक शहाणी आणि तू माझ्यापेक्षा दीड शहाणी तुझा नवराही गेला आणि प्रियकरही गेला आता तू काय पाहत राहिलीस मग गोष्ट संपून म्हणाला थांबला अं आणखी एक जलचर तेथे आला व त्याला म्हणाला अरे मगरा तुझे घरही दुसरा एक मोठा मगकावून बसला आहे त्या एकूण मगरावे याचा विचार करीत म्हणाला काय हे माझे दुर्दैव मित्राशी वितुष्ट आले माझी प्रिय पत्नी मेरी माझे घर दुसऱ्याने बळकावले आता याच्या पुढे काय होणार कोणास ठाऊक आता काय करावे त्याच्याशी युद्ध करावे ती समजूतेने सांगून त्याला घरातून बाहेर जायला सांगावे का भेद नितीचे अवलंबन करावे नाही तर कर, या वानरालाच विचारावे गुरुचा सल्ला घेऊन कोणतेही काम केले तर त्यात विघ्न येत नाही असा विचार करून त्याने झाडावर बसलेल्या वानराला म्हटले मित्रा दुर्दैवाने एक मोठा मगर माझे घर बळकावून बसला आहे आता मी काय करू ते सांग सामधामापैकी कोणता उपाय योजावा मूर्खा कृतघा वानर म्हणाला मी तुला घालवून दिले तरी तू पुन्हा माझ्या मागे काय येतोस तुझ्यासारख्या मूर्खाला मी सल्लाही देणार नाही मग त्याला म्हणाला मित्रा मी, मी तुझा अकरा भेटेला असला तरी आपली जुनी मैत्री आठवून मला काहीतरी हिताचा मार्ग सांग मी तुला काहीही सांगणार नाही वानर म्हणाला बायकोच्या सांगण्यावरून तू मला ठार मारायला निघाला होतास ते तुझे करणे काय योग्य होते बायको अगदी खूप लाडकी असली म्हणून काय तिच्या सांगण्यावरून मित्राला किंवा भावाला समुद्रात उडवतात तुझ्या मूर्खपणामुळे तुझा नाश व्हायचा हे ठरलेलेच आहे सज्जन लोक सांगत असतानाही जो उन्मत्तपणाने त्यांचे ऐकत नाही त्याचा गळ्यात घंटा बांधलेल्या उंटाप्रमाणे नाशच होतो मगर म्हणाला हे कसे वानर म्हणाला आई